अठ्याय चोवीसावा कपिल देवांचा जन्म मेत्रेय म्हणाले उत्तम गुणाने सुशोभित अशा मनु कुमारी देवहूतीने जेव्हा अशी वैराग्याची के गोष्ट केली तेव्हा कृपाळू कर्दंबनीना भगवान विष्णूंनी सांगितलेल्याचे स्मरण झाले ते तिला म्हणाले हे स्तुत्य राजकुमारी तू याविषयी असा खेद करू नकोस अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल तू संयम नियम करीत भगवंतांचे कर। आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रम्हज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयतील अहंकारमय ग्रंथींचे छेदन करतील मैत्रिय म्हणाले प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार पुष्काळ गेल्यानंतर कर्दमांच्या विर्याचा आश्रय घेऊन देवहूती पासून लाकडातून अग्नि प्रकट व्हावा त्याप्रमाणे त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करी गडगडाट करून बाद्य वाजवू लागले गंधुर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सराने लाग टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दवांच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुलींचे ब्रह्मदेव आले शत्रू दमन विदुरा स्वत सिद्ध ज्ञाने संपन्नाशा अजन्मा ब्रह्मदेव साक्षात पर ब्रह्म भगवान विष्णु सांख्य शास्त्रा उपदेश कर विशुद्ध सत्मय अंशा अवतीर्ण भगवान जे कार्य करूचित होतेद्ध चित्ता ने आदर करी और अपने सर्व इंद्रिया प्रसन्नता प्रकट करी ते प्रिय कर्दमा प्रिय कर्दमान देव तू माझे मजे मुझा निष्कपट भावी पूजा आदरपूर्वक पित्या स्वीकार कर सर्वश्रेष्ठ सेवा है वत्साह तू सुसंस्कृत है सुंदर कन्या अपने वंशाने हि सृष्टि अनेक प्रकार म्हणून तू आता या मरीची आदिमुनीवर कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव हे मुगमाईने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहे हे मी ओळखले आहे हे राजकुमारी सोनेरी केस कमला सारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमन असणाऱ्या बाधकाच्या रूपात कैठना चुरा साक्षात श्री हरिंनी कर्मवासना मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील हे सिद्ध स्वामी आणि साख्याचार्यानाही पूजनीय होतील हे कपिल नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील मैत्रे म्हणाले सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमानी मरिची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला त्यांनी कला नावाची कन्या मरीचीला अनुसुया अत्रीला श्रद्धा ऋषीना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या दिली कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यांसह उत्तम सत्कार केला विदुरा ते अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमांकडे गेले कर्दमाने आपल्या घरी साक्षात देवाभिदेव श्री हरींनीच अवतार घेतला आहे हे जाणून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले अहो आपल्या या पाय संसार सहन करणाऱ्या परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्मांच्या साधने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहण्याचा प्रयत्न करतात तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी होणाऱ्या आपल्या अवजने विचार न करता आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत सा अपन, अपन, आणि सांख्य योगाचा उपदेश करण्यासाठी माझ्या घरी अवतार घेतला आहे भगवान आपण रूप रित आहात आपली जे चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत ती आपल्याला योग्यच आहेत तसेच जी आपल्या भक्तांना ऐश्वर वैराग्य यश ज्ञान सामर्थ्य आणि श्री यांनी परिपूर्ण आहे मी त्याला शरण आलो आहे भगवान आपण परब्रह्म आहात प्रकृती पुरुष महत्त्व काल त्रिविध अहंकार समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपणच प्रकट आहात तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतन शक्तीने आपल्यात लीन करून घेता म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात अशा आपणा भगवान कपिनांना मी शरण आहे पुत्र मुक्त आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीन शोक रहित होऊन विहार करीन आपण समस्त कजेचे स्वामी आहार म्हणून मी आपली आज्ञा मागतो श्री भगवान म्हणाले मुनिवर्य वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मांसाठी जगात माझे म्हणणेच प्रमाण आहे म्हणून मी तुला जे सांगितले होते की मी तुझ्या घरी जन्म घेईन ते सत्य करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून गुप्त झाला आहे याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठी हे शरीर धारण केले आहे असे समज मी आज्ञा करतो की तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करी जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर मी प्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतकरणात राहणारा आत्माच आहे म्हणून तू विशुद्धीने आपल्या अंतकरणात माझा साक्षातून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोठ प्राप्त करशील मी संपूर्ण कर्मांपासून मुक्त करणाऱ्या मतज्ञान देईल त्यामुळे या संसार रूप ती पार जाईल मित्रे म्हणाले भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती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 त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले हे अहंकारी अंतर्मुख आणि शांत झाली त्यावेळी गुण प्राप्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते तरुण मुक्तीभावाने सर्वांतरी आम्ही सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्या मध्ये चित्त स्थिर झाल्याने ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्री हरि स्थित असलेले ते पाहू लागले अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कदमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले अध्याय चोवीसावा समाप्त